व इल कल्मसीर पैकंबराने त्या मार्गदर्शनावर इमान आणलं आहे जे त्याच्या रफकडून त्याच्यावर उतरला आहे जे लोग य पैगंबरा माने हैं सुधाते मार्गदर्शन मनापासन स्वीकार सर्व अल्लाह आरिष्ठना आंख ग्रंथि पैगंबरान मानता आँच विधान अं है कि आम्ही अल्ला पैगंबरान एक दूसरापासन वेग करते आम्मी आज्ञा ऐली आज्ञाधारकता स्वीकार स्वामी आम्ही तुझ्यापाशी गुन्हा माफीचे इच्छुक आहोत आणि आम्हाला तुझ्याकडेच परतायचं आहे अल्ला कोणत्याही प्राण्यावर त्याच्या शक्तीपेक्षा जास्त जबाबदारीचं ओझं घालत नसतो प्रत्येक व्यक्तीनं जी नेकी कमवली आहे त्याचं फळ त्याच्यासाठीच आहे आणि जे पाप गोळा केले आहेत त्याचा दुष्परिणाम त्यांच्यावरच आहे इमानवाल्यांनो तुम्ही अशी प्रार्थना करत जा हे आमच्या पालनकर्त्या आमच्याकडून भूल चुकीचे जे अपराध घडतील त्यांच्यासाठी आमची पकड करू नकोस हे स्वामी आमच्यावर त्यातला भार टाकू नकोस जसा तू आमच्या पूर्वीच्या लोकांवर टाकला होतास हे पालनकर्त्या ज्या भाराला उचलण्याची शक्ती आमच्यात नाही तो आमच्यावर लादू नकोस आमच्याशी संस्था व्यवहार कर आम्हाला क्षमा कर आमच्यावर दया कर तो आमचा वाली आहेस काफिरांच्या विरुद्ध आम्हाला सहाय्य करणे जो असे मेहरबान दयावान आहे तो चिरंतनजीवी अस्तित्व ज्यानं सृष्टीची व्यवस्था सांभाळली आहे ख्या अर्थानिवा ही ईश्वर लिमा नहीं पैगंबर सुम ग्रंथ उतरवला जो सत्य घ्रंथां सत्यता प्रमाणित कर पूर्वी आते यनवान मार्गदर्शना करता तवर इंजिल उतरवला है आणि त्यांना ती कसोटी उतरवली आहे जी सत्य आणि असत्य यातील फरक दर्शवणारी आहे आता जे लोक अल्लाचा आदेश स्वीकारण्यास नकार देतील त्यांना निश्चितच कठोर शिक्षा मिळेल अल्लाहऱ्या शक्तीचा स्वामी आहे आणि अल्लाह दुष्कर्माचा बदला देणार आहे पृथ्वी आणि आकाशातील कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपलेली नाही जो तुमच्या मातांच्या गर्भाशयात तुमच्या आकृत्या हव्या तशा घडवतो त्यात जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही हे पैगंबसल वसलम तोच ईश्वर आहे त्यानं हा ग्रंथ तुमच्यावर उतरवला आहे या ग्रंथाद दोन प्रकार आहे। एक दृढ़ आधार है संदिग्ध वक्रता है शोधा संदिग्धते मुलामा देविक पता खरा हल्लाशिवा अवगत नहीं लोक ज्ञा परिपक्वे कि आम सब त्या सर्व आप सत्य है कि एखाद गोष्टीपासन खरा बोध केवल बुद्धिमान लोक ग्रहण करताज प्रार्थना कर पालन करता जेव तू आम सरल मार्ग है आम मन वक्रत गुंतू नकोस आम तुझा उदार भंडारत कृपा प्रदान कर कारण तू खर्थ उदार है पालन करते तू एक दिवसी सर्व लोकना गोला करना, करना हैस ज्यादा दिशा आगमनाबद्दल कसली ही शंका नहीं तू अपने वचनापासन बड़ी ढलना नहीं या लोकांनी कुपुराचा मार्ग अवलंबला आहे त्यांना अल्लापासून वाचवण्यासाठी त्यांची धनसंपत्ती उपयोगी पडणार नाही किंवा त्यांची संतती देखील ते नरकाग्नीचे इंधन बनून राहतील मिन ब सोबती आणि त्यांच्या पूर्वीच्या अवैध करणाऱ्यांचा झाला आहे कारण त्यांनी अल्लाच्या आयतींना खोटं ठरवलं परिणामस्वरूप अल्लानं त्यांच्या अपराधांसाठी त्यांना पकडलं आणि सत्य अस आहे अल्लाह कठोर शिक्षा मान्य करण्यास नकार दिला आहे त्यांना सांगून टाका किती वेळ जेव्हाच आहे जेव्हा तुम्ही जेरीस याल आणि जहन्नम कडे तुम्ही हाकून नेले जाल आणि जहन्नम फारच वाईट स्थान आहे त्या दोन्ही गटांमध्ये तुमच्यासाठी मधुचिन्ह होत ते, ते बदरच्या युद्धात एक दुसऱ्याशी भिडले एक गट अल्च्या मार्गात लढत होता आणि दुसरा गट काफिरांचा होता पाहणारे उघड्या डोळ्यांनी पाहत होते की काफिरांचा गट गड़, मुसलमानांच्या गटापेक्षा दुप्पट होता पण परिणामानं सिद्ध करून दाखवलं की अल्लाह आपल्या विजयानं आणि साह्यानं हवं हो त्याला मदत देतो डोळसपणा बाळवणाऱ्यांसाठी त्यामध्ये उत्तम बोध गर्भित आहे मी नीवल पिंबतील मुसिवलया लोकांकरता वाचनाप्रिय गोष्टी स्त्रिया संतती सोन्याचा ढीग निवडक घोडे पशु आणि शेत अत्यंत मोहक बनवल्या गेल्या आहेत पण या सर्व वस्तू तर क्षणिकीव सामग्री आहे खरं पाहता जे बेहतर ठिकाण आहे ते अल्लाजवळ आहे त्यांना सांगा यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे ते सांगू जे लोक अल्लाच भय बाळगून वागतील त्यांच्यासाठी त्यांच्या रथजवळ उज्ञान आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील तेथे त्यांना चिराकालीन जीवन प्राप्त होईल सुचिरभूत पत्न्या त्यांच्या सोपतिणी असतील आणि ते अल्लाच्या प्रसन्नतेनं विभूषित होतील अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर सूक्ष्मदृष्टी ठेवतो ते लोक आहेत जे म्हणतात की मालक आम्ही इमान आणलं आमच्या अपराधांबद्दल क्षमा कर आणि आम्हाला नरकाग्नी पासून वाचव ही लोक संयमी आहेत सत्यनिष्ठ आहेत आज्ञाधारक आणि उदार आहेत आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी अल्लाजवळ क्षमायासना करत असतात शहीद अल्ला हो स्वतः ह्या गोष्टीची ग्वाही दिली आहे की त्याच्याशिवाय कोणीही परमेश्वर नाही आणि फळिश्ते आणि सर्व ज्ञान राखणारे सुद्धा रास्त आणि न्यायनितीनं यांची ग्वाही देतात कि त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय खरं पाहता कोणीही ईश्वर नाही पेळ इस्लामच आहे या दिनपासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबले ग्रंथ दिले होते कारण याशिवाय काही दि ग कार्यपद्धति कारण्य न्ञान पोचल एकमेक अतिरिक्त करना साह से आदेश सूचना च पालन करना नकार देखने अल्लाह ला विलंब लगत नहीं وَقُلْ لِلَّذِينَ आता हे पैगंबर सल्लेला अवलंय वसलम हे लोक जर तुमच्याशी भानन करतील तर त्यांना सांगा मी आणि माझ्या अनुभ्यांनी तर अल्लाह सोर मान है। मग पुकले मै ग्रंथधारक बिगर ग्रंथारी स्वीकार जर स्वीकार सरल मार्ग प्राप्त पर तुम्हारे फेस पोचने की जवाबदारी होती पुढ़े तो अल्लाह स्वतः अपने सर्व दास व्यवहार पहना है लोक आदेश आणि त्याच्या सूचना मान्य करण्यास नकार देतात आणि त्याच्या पैगंबरांना हकनाक ठार करतात आणि अशा लोकांच्या जीवावर उठतात जे मानव मात्रापैकी न्यायनीती आणि रास्तपणाचा आदेश देण्याकरता पुढे येतात त्यांना दुःखदायक शिक्षेची सुवार्थ ऐकवा हेच ते लोक होत ज्यांची कर्म इहलोकात आणि परलोकात दोनमध्ये हो वाहे गेली आणि त्यांचा सहाय्यक कोणी नाही इला, मिनल इला हुं हुं तुम्ही पाहिलं नाही की ज्या लोकांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग मिळाला आहे त्यांची दशा काय आहे जेव्हा त्यांना अल्लाच्या ग्रंथाकडे बोलवलं जातं या करता की त्यांना त्यांच्या दरम्यान निर्णय द्यावा तेव्हा त्यांच्यापैकी एक गट त्याला बगल देतो आणि त्या निर्णयाकडे येण्यापासून विमुख होतो कवीस ओम यांची ही वर्तणूक या कारणास्था आहे की ते म्हणतात पर आमला करना नहीं जहनाम से शिक्षा तर फक्त काही दिवस तेंचा स्वरचित गुंतवी मैल त्यांच्यावर जेव्हा त्या दिवशी गोळा करू ज्या दिवसाचं आगमन निश्चित आहे त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कमाईचा बदला पुरेपूर दिला जाईल आणि कोणावरही जुलूम होणार नाही मुल्क मन स्वामी तू हवं त्याला राज्य द्यावं आणि हवं त्याच्याकडून हिरावून घ्यावस हवं त्याला प्रतिष्ठा प्रदान करावी आणि हवं त्याला अपमानित करावं कल्याण तुझ्या सत्यारीत आहे निसंशय तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस سوف نارع النار في نهار وتول tradition في الليل وتخرج الحية من الميت و تخرج الميت من الحية وتردق ما تشاء بغير حساب تشôt الثالثiuladıً์ الطعام و Sarada نرج관� muchos بطاعتم و تش beschäft硬 لَا آمَنَةَ رُزِقَ يَتُو لَا يَتَّخِذِ الْمُؤْمِنُونَ الْكَافِرِينَ أَوْلِيَاءَ وَهُمْ أُولُو الْأَمَانَةِ وَمَنْ يَفْعَلْ ذَلِكَ فَلَيْسَ مِنَ اللَّهِ فِي شَيْءٍ إِلَّا أَنْ تَتَّقُوا مِنْهُمْ تُقَاةً وَيُحَذِّرُكُمُ اللَّهُ نَفْسَهُ وَإِلَى اللَّهِ الْمَصِيرُ मनवाल्यांनी इमानधारकांना सोडून काफिरांना आपला मित्र सोपती आणि सहाय्यक मुईज बनवू जो असं करील त्याचा अल्लाशी काही संबंध नाही होय त्यांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी सकृत दर्शनी जर तुम्ही अशी कार्यपद्धती अवलंबली तर ते क्षम्य आहे परंतु अल्लाह तुम्हाला आपलं स्वतःच भय दाखवतो आणि तुम्हाला त्याच्याकडेच परत जायचं आहे माहिती करून द्या की तुमच्या मनात जे काही आहे त्याला गुप्त ठेवा अथवा प्रकट करा प्रत्येक स्थितीत अल्लाहदे जाणतो पृथ्वी आणि आकाशामधील कोणतीही वस्तू त्याच्या ज्ञानकक्षेच्या बाहेर नाही आणि त्याची सत्ता प्रत्येक वस्तूवर प्रभावी आहे येऊन चिरो कुलो नसिं राणी लक्ष्मी तो दिवस उगवणार आहे जेव्हा प्रत्येक जीवाला आपल्या कृतीचं फळ उपलब्ध असल्याचं आढळलं मग त्यानं पुण्य केलं असो अथवा पाप त्या दिवशी मनुष्य अशी कामना करेल की किती छान झालं असत जर हा दिवस अद्याप त्याच्यापासून फार लांब असतात अल्लाह तुम्हाला आपल्या स्वतःच भय दाखवतो आणि तो आपल्या दासांचा अत्यंत हितचिंतक आहे हे पैगंबर सल्ल लाल लोकांना सांगून टाका जर तुम्ही खरोखर अल्लाहवर प्रेम करत असाल तर माझं अनुकरण करा अल्लाह तुमच्यावर प्रेम करेल आणि तुमच्या अपराधांना क्षमा करेल तो अत्यधिक समाशशील आणि परम कृपा आहे त्यांना सांगा अल्लाह आणि पैगंबराचे आज्ञाधारक बना मग जर त्यांनी तुमचं हे आव्हान स्वीकारलं नाही तर निसनुशय हे संभव नाही की अल्लाहानं अशा लोकांवर प्रेम करावं जे त्याच्या आणि त्याच्या पैगंबराच्या आज्ञापालनाला नकार देत असतात अल्लाहानं आदम ओली इस्लाम आणि नुह अली इस्लाम आणि इब्राहिम अल इस्लाम संतान आणि इम्रान चे संतान यांना सर्व दुनियेवर प्राधान्य देऊन आपल्या प्रेषित पदा करता निवडलं होत हे एका परंपरेचे लोक होते जे एक दुसऱ्याच्या वंशजापासून जन्मले होते अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो मुहररा। तो त्यावेळेला ऐकत होता जेव्हा इम्रानची पत्नी सांगत होती हे माझ्या पालन करत्या मी हे मूल जे माझ्या पोटात आहे तुला अर्पण करते ते तुझ्याच कार्यकर्ता समर्पित असेल माझी ही भेट स्वीकार कर तू ऐकणारा आणि जाणणार आहेत तल्ला व वعتها قال رب اني وضعتها انثى والله اعلم بما وضعت وليس الذكر كالانثى واني سميتها مريم وما انوي اذيها ذلك والريح يسعى من الشيطان الرجيم मग तेव्हा ति मुलगी तिचा पोटी जन्माला आली तेव्हा तिने सांगितलं हे रब आहे आहे पाहता जन्म दिला होता अल्ला होती आणि असो आणि है आने मीला, आने इच्चा भावी सतती भिक्लान उपद्रवा पास तुझा संरक्षण दू والحسن هو ولدها هذا الحسن وكفلها زكريا كلما دخل عليها زكريا المحراب وجد عندها رزقا قال يا مريم ان مارك هذا قالت هو من عند الله ان الله يرزق من يشاء بغير حساب سرت صوتي तिच रबन मुलीसन्नते स्वीकार केड़ के लिए जक्रियाला तिचे बालक बन जकरिया जेव तिच मेहनत मधे जेव तिच कहीं ना कहीं खाने पीना वस्तु आढ़त तो विचारत मरियम हे तुझाज को आल ती उत्तर दी से अल्लाह कड़ी आला है अल्लाह ज्यासितो तै बिन हिशोब रोजी दो اليك دعى زكريا ربه قال رب هب لي من لدنك ذرية طيبه انك سميع الدعاء يستتي فحن زكريान आपल्या पालनकर्त्याला पुकारलं हे रब आपल्या सामर्थ्याने मला एक संतान प्रदान कर तूच विनवणी ऐकणार आहे सना जो छोला मलाइका وهو وهو يصلي في المحراب ان الله يبشرك بيحيى ان الله يبشرك بيحيى مصدقا بكلمه من الله وسيدا وحصورا وسيدا وحصورا ونبيا من الصالحين اتر داخل الفريشاني تلا هات دي तेव्हा तो महरप पुढे उभा नमाज अदा करत होता की अल्लाह तुला यज्ञ अर्थ देतो तो अल्लाह कड़ून एका फरमांची सत्यता प्रमाणित करणारा म्हणून येईल आणि त्याच्या ठाई सरदारकी आणि श्रेष्ठत्वाची शान असेल कमाल दर्जाची शिष्टबद्धता असेल पेशी तत्वानं भूषवला जाईल आणि सदाचारी लोकात गणला जाईल म्हणाला हे पालन करत्या मला पुत्र कसा का काय होणार बर मी तर फार वृद्ध आहे आणि माझी पत्नी तर वाज आहे उत्तर मिळालं असंच होईल रब्बक अल्लाहजी इच्छितो ते करतो त्यानं विनवलं स्वामी मग एखादी निशाणी करता निश्चित कर सांगितलं निशाणी ही आहे की तू तीन दिवसापर्यंत लोकांशी संकेत विना कसलीही बातचीत करणार नाहीस अथवा करू शकणार नाहीस या कालावधीत आपल्या पालनकर्त्याचं खूप स्मरण करत राहा आणि सकाळ संध्याकाळ त्याच पावित्र गान करत रहा राहायला मग ती वेळून ठेपली तेव्हा फरिश त्यांनी येऊन मरियमला सांगितलं हे मरियम अल्लानं तुझी निवड केली आणि तुला सुचिरभूत केलं आणि जगातील सर्व स्त्रियांवर तुला प्राधान्य देऊन आपले या आपल्या सेवेकरता निवडलं आपल्या पालनकर्त्याची आज्ञाधारक बनून रहा त्याच्या हुजूरात सज्जा करत रहा आणि ते दास त्याच्या हुजूरात झुकणारे आहेत त्यांच्याबरोबर तू सुद्धा झुकत जा